पुस्तक भारत कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉ कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण सोळावे हबल टेलिस्कोप हबल दुर्बीन खगोलशास्त्राच्या बाल्यकाळापासून गॅलेलिओच्या काळापासून खगोलशास्त्रज्ञांचे एकच ध्येय होते जास्त पाहणे दूर पाहणे आणि खोल पाहणे खगोलशास्त्र म्हणजे एस्ट्रॉनॉमी एस्ट्रॉन हा ग्रीक शब्द त्याचा अर्थ तारा नाटीसचा अर्थ खलाशी आकाशास्त ग्रहताऱ्यांचा उपयोग जुन्या काळी समुद्रपर्यटन करणारे खलाशी सातत्याने करीत असत नवखगोलशास्त्राचा जन्म गॅलेलिओच्या कामामुळे झाला सोळाशे नऊ मध्ये हास सिपर नावाचा नावाच्या डच माणसाने दुर्बीन तयार केली आहे असे गॅलिलिओला समजले त्याने माहिती मिळविली त्यात सुधारणा केली व तयार केला तो वस्तू तीस पट मोठी दाखवत होता या दुर्बिनीच्या सहाय्याने गॅलेलिओने बरेच शोध लावले चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत आहे एक महत्वाचा शोध गुरुचे चार चंद्र व सुरळी डाग यांचाही त्यानी शोध लावला सोळाशे साली न्यूटनने नवीन उपकरण तयार केले त्याचे नाव परावर्तक दुर्बिन याचा उपयोग खुपसे संशोधन करण्यात झाले त्याचा थोडक्यात आढावा घेऊ सोळाशे नऊ केपलरच्या ग्रहांच्या गतीबाबत फिरण्याबाबत सांगितल सोळाशे सहासष्ट गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला सोळाशे पंचाहत्तर ग्रीनविच येथे खगोलशास्त्र संशोधनाची प्रयोगशाळा सुरु सतराशे न्यूटनचा प्रिन्सिपिया नावाचा ग्रंथ प्रसिद्ध अठराशे चा जनान गॅले याने नेपच्यूनचा शोध लावला 1925 पंचवीस हबल याने आकाशगंगा शोधल्या त्यापेक्षा निराळ्या एकोणीशे तीस क्लाईड टाम बाम याने प्लुटोचा शोध लावला एकोणीशे एकतीस रेडियो एस्ट्रॉनॉमीची निर्मिती एकोणीशे चाळीस रेडिओ टेलिस्कोपने आकाशाचा नकाशा तयार केला एकोणीशे उपग्रह अॅस्ट्रॉनॉमी एकोणीसशे उपग्रह हबल किमान एक बिलियन डॉलर्स वजन आक्राटन हबल दुर्मीन ही मानवाची फार महत्वाची निर्मिती आहे तिने पृथ्वीवर हजारो चित्री पाठविली आहे यामुळेच आकाशातील खूप घटकांची अत्यंत विश्वास माहिती खगोलशास्त्राला मिळाली त्या तीन महत्वाच्या गोष्टी अशा एक विश्वाचे वय दोन क्लासारची ओळख तीन कृष्ण ऊर्जेची उपस्थिती या सर्वांचे महत्व म्हणजे पृथ्वीचे निश्चित वय तेरा ते चौदा बिलियन वर्ष आहे आपण आधी जो हिशोब आयुष्य दहा ते वीस बिलियन वर्ष आहे तो चुकीचा आहे बाल बालआकाची माहिती मिळाली त्यामुळे उत्क्रांतीच्या निर्णय अवस्थांची माहिती समजण्यास मदत होईल जवळपास सहा हजार संशोधन पत्रिका याच्याकडून मिळालेल्या माहितीवर आधारित प्रसिद्ध झाल्या आहेत याचा वापर सर्व खगोल शास्त्रीय संशोधकांना उपलब्ध करून देण्यात येत दे कोणीही आपला प्रकल्प यांच्याकड पाठवून या दुर्बिणीचा किती वेळासाठी वापर करणार हे कळवावे लागत प्रथित तंत्रज्ञ प्रकल्पाची निवड झाली तर निरीक्षणे गोळा करता, त्यानंतर एका वर्षाने हा डेटा सर्वांसाठी खुला करण्यात येतो याचा फायदा खूप होतो नवनवीन प्रकारचे संशोधन विषय उपलब्ध होतात एवढे काय महत्वाचे काम करते हबल काम अगदी साधे पण अतिनाविन्यपूर्ण आहे पृथ्वीच्या वातावरणाचा व्यत्यय आकाशाचा विश्वासाचा अभ्यास करताना जमिनीवरील प्रत्येक दुर्विणीला होतो याची सर्वांना कल्पना होती वातावरणाच्या मुरड घालण्यामुळे तारे लुटलुकतात असे आपल्याला वाटते लहान मुलगा शाळेत शिकतो ती प्रसिद्ध कविता ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ही ताऱ्यांबद्दलची आपली आत्मीयता दर्शवित पृथ्वीवरी किरणे वातावरणामधून येतात वातावरण त्यांना डिस्टॉर्ड करत वातावरणाचा हा अडथळा दूर साधण्यासाठी निरीक्षण करणारी दुर्बीन वातावरणाच्या बाहार ठ अतिशय सोयीस्कर होईल या एका आश्निह हबल दुर्मीची निर्मिती करण्यात आली आह हबल दुर्बीन पृथ्वीपासून पाचश्र किलोमीटर अंतरावर असतर सत्त्याण्णव मिनिटांनी ती पृथ्वीभोवती उपग्रहाप्रमाण एक फ्री पूर्ण करत तिचा फिरण्याचा वेग सेकंदाला आठ किलोमीटर म्हणजे मिनिटाला चारशे ऐंशी किलोमीटर आहे संपूर्ण अमेरिका खंड फक्त दहा मिनिटात पार करते ती हबलचा प्राथमिक आरसा दोन दशांश चार मीटर व्यासाचा आहे हबलचे सर्व कार्य सूर्यकिरणांमुळे चालत तिच्यातील सौरचना फळी सौर्य ऊर्जा विद्युत ऊर्जेत बदलत काही विद्युत ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते त्यामुळे दुर्मिण कार्यरत राहते पृथ्वीच्या छायेतून हबल जात असताना सूर्यकिरणे हबल दुर्मिला लाभत नाही त्यावेळेस या बॅटरी ऊर्जा 24 एप्रिल 1990 ला, हबल अवकाश दुर्मीन लाँच करण्यात आली हबलच्या कार्यक्रमाच्या पद्धतीत प्रथम थोडा व्यत्यय आला प्रथम हबलपासून मिळणारी चित्रे दुसर होती ती कमी एका वर्षाच्या काळात दुरुस्त करण्यात आली 13 जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव पासून हबलकडून सुंदर चित्रे मिळाली अपक्षेप्रमाणे हबल काम करू लागल हबलची सर्व्हिसिंग दोन मध्ये करण्याचे ठरले होते पण एक फेब्रुवारी दोन हजार तीनला कोलंबिया शटलच्या अपघाताने एकूणच परिस्थिती बदलली सर्व शटल जमिनीवरच ठ पुढील लॉन्चिंगसाठी शटलाची फेर तपासणी आवश्यक होती ऑक्टोबर 31 दोन सहा मध्ये हबलचे सर्व्हिसिंग करण्याचे ठरले हबलची जागा जे डब्ल्यूएसटी टेलिस्कोप घेणार आह विश्वनिर्मितीच्या काळातील अगदी प्राथमिक का अवस्थेतील वस्तूचा आभास ही दुर्वीण करणार आहा ज्यांचा मूळ रेड झाला अशा वस्तूंचा इन्फ्रारेड किरणामुळे अभ्यास करण्यात येईल जे पृथ्वीपासून एक मिलियन किलोमीटर उंचीवर असल यामुळे ताऱ्यांचा जन्म सूर्यमाला आकाशगंगा यांना दृश्य किरणांना अडथळा आणणाऱ्या वातावरणाबाहेर राहून कार्य करणार रा आह हबलचा कार्यकाळ 2013 हजार त्रा मध्ये संप्र्वि तिला निवृत्त करावी लागेल। तिला अवकाश यात्री पृथ्वीवर आणतील किंवा ती सरळ समुद्रात पडेल